वाल्मिकिरामायण अयोध्याकांड सर्ग एकशे एकोणीसावा ती महान कथा ऐकून धर्मज्ञानी अनुसूयेने मैथिलेला बाहूंची मिठी मारून तिच्या मस्तकाचे अवघ्रण केले अक्षरे आणि शब्द निवडून मनोरंजक आणि मधुर जे तू आणि स्वयंवर जसे घडले तसे सांगितलेस ते सारे मी ऐकले हे मधुर भाषि तुझ्या या कथेत मी चांगलेच रमले इकडे भगवान सूर्य असताना गेला आणि रात्र जवळ आली दिवसात करता इतस्त फिरणारे पक्षी या संधीच्या वेळी दिसेनासे होत आहेत त्यांची किलबिल कानाव येऊ लागली आहे स्नान करून आले ओले झालेले मुनी कलश हाती घेऊन ओल्या वलकरांशी एकत्र मिळून परतत आहेत ऋषीने विजीपूर्वक अग्निहोत्रात आहुती दिल्याने पारव्याच्या रंगाचा धूर वाऱ्याने वर नेलेला दिसत थोडी पाने असलेली झाडे सर्वत्र दाट झाल्यासारखी वाटत आहेत दृष्टीच्या पार असलेल्या दिशा आता दिसत नाहीशा झाल्यात आहेत रात्री फिरणारे या श्वापडे आता सर्वत्र फिरू लागले हे तपोवनातले मृग वेदीच्या पवित्र स्थानापाशी येऊन झोपतय सीते नक्षत्राने मंडित झालेली रात्र येऊ लागली चांदण्यांचे पांघरून घेतलेला चंद्र आकाशात वर आलेला दिसत आहे जा तुला माझी अनुज्ञा आहे रामाच्या बरोबर राहा तू जी मधुर कथा सांगितलीस त्याने मलाही मोठा संतोष मिळालाय पण मैथिली जाण्यापूर्वी येथेच हे अलंकार अंगावर देवे अलंकार घालून वचे तुझ्या सौंदर्याचा मला आनंद घेऊ दे मग देवकन्यसारख्या सीतेने ते अलंकार यथायोग्य रीतीने अंगावर चढवले आणि तिच्या पायावर मस्तक ठेवून प्रणाम करून ती रामाकडे निघाली नरश्रेष्ठ रामाने अशा अलंकाराने भूषित झालेल्या सीतेला पाहिले आणि तपस्विनीची प्रेम भेट आहे हे, हे जाणून त्याला आनंद झाला मग मैथिली सीतेने रामाला सर्व काही सांगितले तपस्विनीने दिलेली वस्त्रे भूषणे आणि माला यांच्या भेटीविषयीही सांगितले तो मैथिलीचा सत्कार पाहून राम आणि महारथी लक्ष्मण दोघेही आनंदी झाले मग चंद्रासारखे सुंदर मुख असलेला तो राम सर्व तापसाचे आतिथ्य घेऊन ती पुण्यमयी रात्र तेथेच राहिला ती रात्र तेथे घालवल्यानंतर स्नान करून अग्निथ हवन करणाऱ्या व वनात फिरणाऱ्या तापसाचा त्या दोघां नर व्याघ्रांनी ते वनात संचार असणारे धर्मचार निष्ठ तापस त्यांना म्हणाले एकटा दुकटा राहिला किंवा चुकून इकडे तिकडे गेला कि ते या महारण्यात त्याला खाऊन टाकतात रामा त्यांचे निवारण कर वनात फळे आणण्याकरता जाणाऱ्या महर्षीची ही वाट आहे पण या वाटेने रामा दुर्गम वनात तुम्हाला जाता येईल तपस्वी जोडून असे सांगितले आणि त्याचे त्यांनी मंगल चिंतले मग दाटलेल्या मेघ समुदायात सूर्याने प्रवेश करावा तसा रामाने पत्नीसह आणि लक्ष्मणासह त्या वनात प्रवेश केला अयोध्या खंडाचा एकशे एकोणीसावा सर्ग समाप्तो अयोध्या खंड एकूण सर्ग एकशे